स्कंध दुसरा अध्याय पाचवा भीष्माची प्रतिज्ञा ऋषींनी विचारले हे सुता आता शंतनुने कोळ्याची कन्या व्यासांची माता सत्यवती केला ते आता विस्ताराने सांग सूत ती कथा सांगू लागले महाराज महाराज शंतनू नित्य मृगय जात असे भीष्मासह त्याची चार वर्ष सुखात गेली एकदा राजा मृगया करीत यमुना तीरावर आला इतक्यात अवर्णनीय सुवास येऊ लागला तो कोठून येत आहे याचा तपास करीत राजावनात भटकू लागला कस्तुरी चंपक मालती केसून आजपर्यंत अनुभवाला न आलेला हा सुवास येतो आहे हा मोहक गंध कोणाकडून येत आहे याचा शोध करीत हिंडत असताना एके ठिकाणी सुंदर वदना बांधेसूद पण मलिन वस्त्र परिधान केलेली यवना त्याला दिसली तो आश्चर्यचकित झाला हिच्या शरीरापासून सुगंध दरवळत आहे याबद्दल झाली ही शुभ तरुणी तर अशी त्याला शंका आली तो त्या सुंदरीला म्हणाला हे प्रिये तू कोण आहेस तू कुणाची कन्या या मनात तू एकटी का आलीस हे मनोहरने तू विवाहित आहेस का तुझे सौंदर्य पाहून मन कामव्याकुल झाले आहे तुझे बद्दल मला सर्व काही सांग ती कमलने म्हणाली महाराज मी कोळ्याची मुलगी पितृ अज्ञात असते आणि अविवाहित आहे पित्यासाठी धर्म म्हणून मी पाण्यात नौका वहन करते माझा पिता सांप्रत घरी गेला आहे हे ऐकून कामविवल होऊन राजा म्हणाला मी कुरुवंशातील राजा असून तू माझा पति मन स्वीकार कर मंजे तुझे तु माझी धर्मपत्नी हो, मला दुसरी पत्नी नहीं मी तुझे सोडन गषण ऐक तीन को राजा तुझे भाषण मेला मान्य है नहीं अपन पित्या प्रार्थना करा मी स्वैरिणी नाही कुलवान कोळ्याची मी मुलगी आहे मी नित्य पित्याच्या आज्ञेत असते म्हणून पित्याच्या अनुमतीने आपण माझे पाणीग्रहण करावे मी तुम्हाला स्वीकारले आहे मलाही योवनामुळे मदनाची पीडा होत आहे पण कुलाचाराप्रमाणे संयम ठेवला पाहिजे नंतर राजा कामविमल होऊन तिला मागणी घालण्यासाठी धिवराकडे गेला राजाला आपल्याकडे येताना पाहून तो आश्चर्यचकित झाला राजाला नमस्कार करून तो नम्रतेने म्हणाला महाराज या दासाकडे आपले का आगमन झाले मी आज कृतार्थ झालो काय अज्ञा आहे राजा म्हणाला हे निष्पा तू आपली कन्या मला दिलीस तर मी तिला धर्मपत्नी करीन हे सत्य सांगतो राजा केव्हा कन्या द्यायचीच आहे मी तुला देईन तिला काही माझ्या घरात कायमची ठेवता येणार नाही पण महाराजा तिच्याच पुत्राला तुम्ही राज्याभिषेक केला पाहिजे तुझा दुसऱ्या पुत्राने राज्य करता स्वीकारी नाही हे धीवराचे भाषण ऐकताच राजा काळजीत पडला भीष्माच्या स्मृतीने तो व्याकुळ झाला आणि काही न बोलता तो काम विवल आणि चिंता व्यग्र होऊन घरी परत आला त्याने स्नान शय्या भोजन वर्ज्य केले खिन्न राजाला पाहून देवव्रत भीष्म म्हणाला हे महाराज आपला कोणताही अजय शत्रू मी तुमच्या स्वाधीन करतो पण आपणाला कसली चिंता लागली आहे ते सत्वर सांगा पित्याच्या दुखाचा परिहार करता न येणारा पुत्र काय उपयोगी साठी करता द्याग केला आणि लक्ष्मण व सीता यासह चित्रकूट पर्वतावर राहिला हरिश्चंद्राने आपला पुत्र रोहित यास एखाद्या वस्तूप्रमाणे ब्राह्मणास विकले असता तो ब्राह्मणाचे घरी राहिला अजिगर्ताचा पुत्र शून या पित्याने विकल्यावर तो युपाला विश्वामित्राने त्याला सोडवले पित्याच्या आज्ञेसाठी मातेचा म्हणून हे राजा हे शरीर आपले आहे आपल्या इच्छेविना मी स्वतंत्र काही एक करीत नाही पुत्राचे अशा तऱ्हेचे भाषण ऐकून शंतनू राजा काही साल पुत्राला म्हणाला हे पुत्रा तू हा माझा एकुलतायक एक एक पुत्र असून शूर बलाढ्य आणि मानी आहेस तू युद्धापासून कधीही परावृत्त होणार नाहीस म्हणून मला चिंता वाटते तू एकच माझे अपत्य असल्यामुळे हे माझे जीवन व्यर्थ आहे एखाद्या संग्रामात तुला मृत्यू आल्यास मी निराश्रित होणार हीच माझ्या मनातील चिंता आहे आणि मी दुःखी झालो आहे हे ऐकून भीष्म वृद्ध जाऊन म्हणाला केवळ लज्जेमुळे पिता मला खरे सांगत नाही तरी आपण त्यांचे मनोगत ऐकून मला सांगा मी राजाच्या इच्छेप्रमाणे करीन नंतर मंत्र्यांनी राजाचा उद्देश समजावून घेऊन भीष्माला कळवला तेव्हा पूर्ण विचार करून तो गंगानंदन आपल्या मंत्र्यांसह धीवराकडे जाऊन म्हणाला हे तेजस्वी धीवरा तू आपली कन्या माझ्या पित्याला दे ही कन्या माझी माता असल्याने मी तिच्या आज्ञेत राहीन धीवर म्हणाला हे भाग्यशाली राजपुत्रा तूच हिचा स्वीकार करून हिला पत्नी म्हणून वर कारण ही जर तुझी माता झाली तर तू युवराज असल्याने हिचा पुत्र कधीही राजा होणार नाही भीष्म म्हणाला राजाचे हिच्यावर मन बसले आहे म्हणून ही माझी माताच भावी। मी स्वतः राज्य न करता हिचाच पुत्र राज्य करीत असे मी वचन देतो धीवर उत्तरला राजपुत्रा तू म्हणतोस ते सत्य आहे पण तुझा पुत्र बलाढ्य झाल्यास तो आपल्या पराक्रमाने राज्य या बदल मला खात्री आहे। बड़का है भीश्म विचार और धीवरा स्त्री स्वीकार कर व्रत आज आताप स्वीकार तु तुझा मनात शंका रहीष्मा ने प्रतिज्ञा के धीवरा ने अपनी कन्या शर्पण के लिए त्याने सत्यवतीचा स्वीकार केला पण राजाला व्यास व्यासजन्माची वार्ता कधीही समजली नाही शंतनुला सत्यवतीच्या प्राप्तीमुळे अपान आनंद झाला अध्याय पाचवा समाप्त